पुस्तक मनुबाबा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील प्रकरण नववे सोनीचे लग्न मनुबाभांच्या झोपडीजवळ बाग तयार झाली बागेला दगडाचे सुंदर कुस घालण्यात आले बागेत वीर खणण्यात आली तिला पाणीही भरपूर लागले बागेची नीट आखणी करण्यात आली फुलझाडे लावण्यात आली लवकर फुलणाऱ्या फुलझाडांचे ताटवे शोभू लागले लता मंडपही करण्यात आले त्यांच्यावर वेळ सोडण्यात आले बागेच्या मध्यभागी ती पवित्र जागा होती तिच्या भोवती फुलझाडे लावण्यात आली होती मध्ये ती हिरवी जागा शोभे हळूहळू बागेला रंग येत होता रामूला ज्यावेळी इतर ठिकाणी काम नसे त्यावेळेस तो बागेत काम करी, कधी कधी तो पहाटे उठे व बागेत तेथे ते तासभर खपून मग दुसऱ्यांच्या कामावर जाई एके दिवशी सोनी बाया झुंजूमुंजू आहे तोच बागेत आली तेथे ते येऊन पाहते तो रामी फुलझाड्यांना पाणी घालीत आहे रामू तू केव्हा आलास तुझे आधी आलो सोनीची बाग सुंदर झाली पाहिजे ही बाग का फक्त सोनीची ती रामूची नाही का दोघांची आहे रामू माझ्यासाठी तू दमतोस माझे मनोरथ पुरवावे म्हणून सारखी कटपट करतोस दिवसभर इतर ठिकाणी काम करून पुन्हा बागेत काम करायला येतोस इतर ठिकाणचा थकवा इथं मी विसरून जातो इथं माझा सारा आराम इथं माझा विसावा इथील कामानं मी दमत नाही उलट अधिक उत्साह येतो रामू त्या जागेजवळ येतोस चल दोघे त्या मध्यवर्ती जागेजवळ आले सोनी हात जुडून उभी राहिली रामूनेही आज जोडले कोणी बोलले नाही थोड्या वेळाने सोनी म्हणाली चल आज जाऊ तेथे लवकरच सुंदर फुलांचे दाटवे दिसतील आणि मी मुद्दाम रंगारंगांची फुले या हिरव्या गवतातून लावणार आहे पातास डोळे सुखावतील रामू म्हणाला तुला आज कामावर नाही जायचं जायचं आहे तर मग आमच्याकडे भाकर खाऊन जा मी देते येतोस आता तुझ्याच भाकर नेहमी खायची आहे परंतु नेहमी खायला मिळण्यापूर्वी मधून मधून खाऊन बघ कशी लागते बग, माझी परीक्षा घे परीक्षा कधीच घेतली आहे परीक्षेत पास आहेस कितवा नंबर पहिला आणखी कोणाची परीक्षा घेतलीस कोणाची नाही सोने तू चावट आहेस चल लवकर सोनीवर आम घरी आली मनुबाबा चूल पेटवून शेकत बसले होते इतक्या थंडीत सोने तू कशाला उठतेस त्यांनी विचारले आम्हाला नाही थंडी ती हसत म्हणाली बागेत गेली होतीस होय गो आणि आता रामूला भाकर करून देते तो ताजी ताजी भाकर खाईल व कामाला जाईल बाबा तुम्ही जरा दूर होता चुलीवर तवा टाकते मनु बाबा दूर झाले सोनीने पीठ घेतले तव्यावर भाकरी पडली दुसऱ्या भाकरीला थोडे पीठ हवे होते रामू थोडे पीठ घालतोच त्यातले त्याने पीठ घातले परंतु एकदम अधिक पडले हे पहा इतकं कशाला चार बाकऱ्या होतील फार भूक लागली वाटतं हसून सोनीने विचारले मी एकटाच भाकर खाऊ माझ्याबरोबर ही खा दोघांसाठी पीट तू एकट्या रामूची काळजी घेतेस परंतु रामू दोघांची घेतो खरे ना तो म्हणाला बाबा तुम्ही थोडी कडत कडत भाकर खाला आमच्याबरोबर तव्यावर पिटलं करीन आपण खाऊ सोनीने विचारले खाईन तुमच्याबरोबर उजाडता खाण्याची मला म्हात्याला लाज वाटते परंतु सोनीबरोबर खाण्यात गंमत आहे मनुबाबा म्हणाले भाकऱ्या झाल्या तिघे खायला बसले इतक्यात साळुबाई आली हे काय रे रामू कामावर नाही का जायचं इथं खात काय बसलास घरी वाकड केली आहे ना ती म्हणाली इथं खाल्लं म्हणून काय झालं मनुबाबा का मनु म्हणाले तुम्ही परके नाही मनुबाबा परंतु घरी सांगायला नको का मी आपली वाट बघते केव्हाची आणि सोने इतक्या उजाडता उठून कशाला वाकड्या करीत बसलीस साळूबाईने प्रेमाने विचारले रामू बरोबर वाहतुकली करण्यासाठी त्याला दिवसभर असते काम माझ्याबरोबर वाहतुकली खेळायला त्याला कुठं वेळ म्हणून आज सकाळीच करू म्हटलं सोनी हसून म्हणाली बातुकली खेळायला तुम्ही का आता लहान तिने विचारले मग का आम्ही मोठे झालो सोनीने विचारले नाही वाटतं आता लग्न करायला हवा तुझं समजलीस ग सोने लहान नाही सो आता उद्या सासूकडे गेलीस म्हणजे स्वतःला लहान समजशील वर आशील झोपून सासू मग बोलेल रागावेल साळूबाई म्हणाली मारणार नाही ना हसून सोनीने विचारले मारील सुद्धा काही काही सासवा खाष्ट असतात हो सोने तयार राहा लाड नाही मग तिथे चालायचे रामू म्हणाला पण मी अशी सासू मिळवीन जी माझी जणू आई होईल मी थंडीत लवकर उठायला लागले तर ती म्हणेल की नी जोर जरा लहान आहेस तू सोनी म्हणाली अशी सासू मिळायला पुण्याई लागते रामू म्हणाला आहेच माझी पुण्याई आणि माझी पुण्याई नसली तरी मनोबाबांची आहे माझ्या आईचा आशीर्वादही माझ्याजवळ असेल नाही का बाबा सदगतीत होऊन सोनीने विचारले आहे हो तुझ्या आईचा आशीर्वाद म्हातारा म्हणाला रामू जा आता कामावर वेळ झाली साळूबाई म्हणाली रामू निघाला सोनी त्याला दारापर्यंत पोहोचवायला गेली रामू मागे वळून पाहत होता सोनी तेथेच उभी होती रामू वळला दिसेनासा झाला तरी सोनी तेथेच उभी होती घरात साळूबाई व मनुबाई दोघे होती साळूबाई जायला निघाली परंतु म्हाताऱ्याने तिला थांबविले साळूबाई जरा थांबा थोडं बोलू आपण तो म्हणाला घरी चुलीवर दूध आहे उताच जाईल ती म्हणाली सोनीला पाठवू ती दूध उतरून ठेवली मातारा म्हणाला बरे तर सोने अगं सोने तिने हाक मारली काय रामूचाई सोनीने येऊन विचारले आमच्या घरी जावं तेवढं चुलीवरचं दूध तापलं म्हणजे उतरून ठेव झाकून ठेव भाकराई झाकल्या नसतील तर झाकून ठेव मी लवकरच येते म्हणून सांग त्यांना थोडा चा हवा असला तरी करून दे अलीकडे त्यांना जरा दमा लागतो तुला येतो का नाही करता साळूबाईने विचारले हो देईन करून जाऊ मी जाते बाबा असे म्हणून ती गेली आता ती दोघे तेथे होती मोकळेपणे बोलता आले असते काय बोलणार मनुबाबा? म्हणू बाबा विचारले सोनी आता मोठी झाली तिचे लग्न नको का करायला हव करायला मी कधीच तुम्हाला म्हणणार होते पण म्हंटल की तुम्हाला वाईट वाटेल सोनी शासरी गेली की तुम्ही एकटे राहाल सोनीच्या दूर जाण्याचा विचारही तुम्हाला सहन होणार नाही परंतु आता हव हो लग्न करायला सार रीतीनं वेळेत झालं पाहिजे नाही का अलीकडे हाच विचार माझ्या मनात येत असतो परंतु मी म्हातारा कुठे जाऊ नवरा शोधायला तुम्ही, तुम्ही सांगता का एका स्थळ तुमच्या आहे का माहितीत एखादा मुलगा तसा डोळ्यासमोर नाही आणि सोनीला चांगलं असं स्थळ पाहायला हवं तिला गरीब घरी थोडीच द्यायची आहे तुमच्या मोहराई परत मिळाल्या आहेत तुम्ही गरीब नाही खर्च करू शकाल सोनी सुस्थळी पडो चार दागिने अंगावर पडोत परंतु अशी स्थळ आम्हाला कुठं माहीत असणार आम्ही गरीब माणसं खरं न मनोबाबा ती म्हणाली हे पाळूबाई नवरा मुलगा चांगला असला म्हणजे झालं माणसं चांगली असली म्हणजे झालं गरीब का असे ना घरानं माणसं मनाची श्रीमंत हवीत सोनीला मी प्रेमानं वाढविलं जरा लाडिवाळपणानं बोलते सवरते तिचं कौतुक करणारी माणसं मिळाली म्हणजे झालं पैसे काय चाटायचे आहेत आणि सोनीला नाही हो दागिद्यांचा सोस दोन फुलं केसात घालायला असली म्हणजे झालं असं म्हणते आहे का सहित गरीब असलं तरी चालेल सांगेन लक्षात ठेवीन आता नाही सांगता येणार आता एकदम कसं सांगू म्हणू बाबा डोळ्यासमोर असेल ते सांगा तसं कसं सांगू साळूबाई मीच तुम्हाला एक विचारू विचारा बाबा तुम्हीच माझ्या सोनीला सून करून घेता का तुमच्या रामूला सोनी द्यावी असं माझ्या मनात आहे परंतु तुम्हाला एकदम विचारायला धैर्य झालं नाही विचारीन विचारीन म्हणत होतो परंतु आज केलं धाडस सांगा काय ते काहीतरीच बोलता तुम्ही काहीतरी नाही खऱ्या अर्थानं विचारित आहे मी एकाच गोष्टीला भितो ती म्हणजे सोनी कोणाची कोण हे तुमच्या मनात येईल की काय सोनी एक अनास्त्रीची मुलगी आई आईबापाची माहिती नाही असं तुमच्या मनात येईल का असं मला वाटे आणि म्हणून तुम्हाला विचारायला धसत नव्हते साळूबाई तुमच्या मनात असं काही येणार नाही असं मला वाटतं तुमचं मन मोठं आहे तुमचं हृदय प्रेमळ आहे तसं नसतं तर तुम्ही सोनीला कधी हात लावला नसतात तिचे केस विंचरले नसतात तिला नावूमाकू घातलं नसतं तिला जेवायला बोलावलं नसतं आताच तुम्ही जिला, तुमच्या घरी पाठवलं दूध उतर भाकऱ्या झाक चहा कर वगैरे सांगितलं तुम्ही सोणीला हीन समजत नसाल परंतु शाळूबाई हे सारं करणं सवरणं निराळं आणि प्रत्यक्ष उद्या सून म्हणून पत्करणं निराळं कारण जग एखाद्या वेस नावं ठेवील आपतेष्ट नावं ठेवतील सहारं पाहावं लागतं परंतु तुम्ही असल्या गोष्टींना महत्व देणार नाही असं मला वाटतं सांगा तुम्ही काय ते सांगा रामू व सोनी यांचा जोडा अनुरूप आहे त्यांचं परस्परांवर प्रेम आहे त्यांचा संसार सुखाचा होईल आणि तुमच्यासारखी सासू मिळणं म्हणजे खरोखरच पुण्याही हवी बोला या मात्रेचं स्वप्न खरं करा माझ्या मनात कितीतरी दिवस खेळवलेले हे मनोरथ पुरे करा तुमच्या हातात सारं आहे रामूचे वडील केव्हाच तयार होतील तुम्ही तयार झाल्यात म्हणजे सारं होईल सांगा साळूबाई मनूबाबा सुनीच्या जातकुळीचा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर कधीही आला नाही जसा माझा रामू तशी ती खरं सांगू का सुद्धा मनात कितीतरी वर्ष हे स्वप्न आहे पुढे मागे सोनीला सून करून घेऊ असं मी मनात मने, त्या दोघांचं परस्परानवर प्रेम आहे ही, ही गोष्ट खरी ती दोघं लहानपणी बातुकली खेळत त्यांचा खेळ मी बघे व मनात म्हणे आज लुटूपुटीचा संसार करीत आहे ती त्याला लुटूपुटीची भाकरी वाढीत आहे परंतु सोनी एक दिवस रामूचा संसार करू लागेल व त्याला खरोखरची भाकरी वाढील मगा इथं मी आले सोनी रामूला वाढीत होती ते पाहून माझ्या मनात किती कल्पना आल्या मला जरा गहिहरून आलं होतं जणू दोघांचं देवानं लग्न लावलं असं वाटलं परंतु मनाला मी आवरलं मनुबाबा मीच तुमच्याजवळ सोनीसाठी मागणी घालणार होते परंतु ज्या दिवशी तुमच्या मोहरांच्या पिशव्या परत मिळाल्या त्या दिवशी मला एक प्रकारचं वाईट वाटलं म्हटलं की मनुबाबा आता श्रीमंत झाले सोनीचं लग्न आता थाटात होईल तिला मोठ्या घरी देतील आता आपण कशी सोनीला मागणी घालायची आपण करीब आपणाच दागदागिनी अंगावर घालता येणार नाहीत उंची चलम लुगडी घेता येणार नाहीत जाडे भरडे कपडे भाजी भाजीबाकडी खायला गडी माणसं तर कामाला मिळायची नाहीतच उलट स्वतः गडी माणसाप्रमाणे राबावं लागेल कशी गलावी सोनीला मागणी मी स्वतःवर रागावले आपल्या रामूला चांगली बायको मिळावी हा माझा स्वार्थ सोनी सुस्थळी पडू दे तिची आत कशाला कामात राबायला हवेत तिचे हात कामच्या हातासारखे करायचे तिनं का भांडी खरकटी करावी धुनी धुवावी घरं सारवावी मनुबाबांना पैसे मिळाले चांगलं झालं सोनीचं नशीब थोर त्याचा आनंद वाट वाटण्याऐवजी मला जरा वाईट वाटलं माझी मला लाज वाटली पुन्हा असा स्वार्थी विचार मनात येऊ द्यायचा नाही असं ठरवलं मनोबाबा खरोखरच का सोनी रामूला देऊ म्हणता खरोखर सोनीच्या आईची शपथ लग्नासारख्या पवित्र व मंगल गोष्टी त्यांची का मी थट्टा करीन मग ठरलं ना तुमची इच्छा असेल तर ठरलं माझी ना नाही माझ्या रामूचं भाग्य माझीही पूर्व पुण्याई म्हणून अशी सून मला मिळत आहे मग साखर घ्या व तोंड गोड करून जा कुठं आहे साखर कशाला साखर सोनीने एकदम योन विचारले तू आलीच वाटतं रामूच्या आईचं तोंड गोड कर मनुबाबा म्हणाले कडू कशाने झालं ही घ्या साखर सोनीने साखर दिली तू पण खा मनुबाबांना दे ही कशाची साखर ते तुला मागून कळेल आता मी जाते साळूबाई निघून गेल्या मनुबाबांनी सोनीला सारी हकीकत सांगितली सोनी आनंदली नाचली तिचे तोंड फुलले तिचे डोळे किती सुंदर दिसत होते तिनही सांजा झाल्या रामू कामावरून आज घरी आला नाही सोनी त्याच्याकडे गेली होती परंतु रामू न दिसल्यामुळे ती हिरमुसली कुठे गेला रामू बागेत तर नसेल गेला परंतु घरी येऊन मग जातो मलाही हाक मारून जातो परंतु आज एकटाच गेला एकटाच फुलं फुलविण्यासाठी गेला सोनीही निघाली ती बागेत आली रामू पाणी घालीत होता सोनी त्याला मदत करू लागली पाणी घालून झाले सोनीने काही फुले वेचून घेतली चल रामू आईच्या जागी जाऊ चल दोघे त्या पवित्र प्रशांत स्थानी जाऊन बसली स्तब्धता होती मंद वारा वाहत होता झाडे माना डोलवित होती आकाशात अनंत रंग पसरले होते रामू तू आज असा का मग कसा असू आनंदी असू हस व मला हसो सोने ही बाग आपण फुलवली किती छान दिसते नाही परंतु रामूच्या जीवनाची बाग कधी फुलणार किती दिवस वाट बघायची रामू काय सांगू तुझं माझं लग्न ठरलं आज तुझी आई व माझे बाबा यांनी निश्चित केलं सकाळी माझा साखरपुडा झाला ही बघ ही साखर आणली आहे तुला, तुला देण्यासाठी घरी गेले होते परंतु तू इकडे आलास ही गे साखर व तोंड गोड कर आता लवकरच वागा फुलतील रुसू नको रागाऊ नको घे ना माझ्या तोंडात घाल सोनीने रामूच्या तोंडात साखर घातली दोघांना अपार आनंद होत होता सोनीचा हात त्याच्या हातात होता कोणी बोले रामू आपण आईची पूजा करू ये करू दोघांनी ती फुलेत्या पवित्र स्थळी वाहिली दोघांनी प्रणाम केले आई आम्हाला आशीर्वाद दे आमचे प्रेम अभंग राहो सोनी म्हणाली दोघे निघाली रामूने एक फुल तोडून घेतले व सोनीच्या केसात घातले तिने एक फुल तोडून घेतले व त्याच्या कानावर ठेवले परस्परांनी परस्परांना फुले दिली जणू निर्मळ व प्रेमळ अशी रुदय स्वतःची जीवनेच त्यांनी एकमेकास अर्पिली सोनी व रामू यांचे लग्न ठरले साऱ्या रायगावात वार्ता पसरली रामूचं नशीब थोर असे सर्वजण म्हणू लागली संपतराव इंदुमती यांच्याही काणी वार्ता गेली ती दोघे पुन्हा मनुबाबांकडे गेली सोनीने त्यांचे स्वागत केले सोने तुझं लग्न ठरलं ना इंदुमतीने विचारले हो रामूशी ठरविलं मनुबाबांनी सांगितले सोने इतकी लाजतेस काय ये माझ्याजवळ ये संपतराय म्हणाले सोनी संपतरायांजवळ गेली त्यांनी तिच्या पाठीवरून केसावरून हात फिरविला मनुबाबा आता माझी एकतरी प्रार्थना तुम्ही ऐकलीच पाहिजे या लग्नाचा दोन खर्चा खर्च मी करीन हे लग्न मी लावीन एवढी तरी या निराश पितृ हृदयाची इच्छा तुम्ही नाही का पुरविणार सोने नाही म्हणू नको कठोर होऊ नको संपतराय संकल्प आवाजात म्हणाले जशी तुमची इच्छा मनुबाबा म्हणाले परंतु सोनीचं काय म्हणणं आहे संपतरायांनी विचारले माझा विरोध नाही मी तुमचं हृदय जाणते दुःख समजते मनुबाबा माझे आणि तुम्हीही माझे सोनी म्हणाले संपतराय व इंदुमती आनंदून गेली मुहूर्त ठरला मोठ्या थाटाने लग्न झाले साऱ्या गावाला पुरणपोळीचे जेवण मिळाले सारे धन्यवाद व आशीर्वाद देते झाले सोनी व रामू संपतराय व इंदुमती यांच्या पाया पडली दोघांनी आशीर्वाद दिले मनुबाबांनीही दोघांना पोटाशी धरले व आशीर्वाद दिले साळूबाई व सखाराम यांनीही वधूवरांना आशीर्वाद दिले सोने गावात वृद्ध धोंडीवा आहेत ना त्यांनाही नमस्कार करून या साऱ्या गावात अधिक वृद्ध आहेत त्यांना आनंद होईल सकाराम म्हणाला वधूवर ते वरुद्ध धोंडीबांकडे गेली धोंडीबा दारातच होते सोनीवर रामू त्यांच्या पाया पडली धोंडीबाने त्यांना आशीर्वाद दिला धोंडीबा म्हणाला रामूच्या वडिलांना हे असं होणार म्हणून मी कधीहीच सांगितलं होतं म्हाताऱ्याचं म्हणणं खोटं होत नसतं आमचे डोळे अधू होत चालले तरीही आम्हाला दूरचं दिसतं हसता काय सुखाने संसार करा म्हाताऱ्यांना मान द्या त्यांची सेवा करा समजल्यानं सोनीवर रामू बागेत गेली दोघे आईच्या त्या पवित्रस्थानी उभी होती दोघांनी त्या जागेवर भक्तीने फुले वाहिली दोघांनी प्रणाम केले आई आम्हा दोघांना आशीर्वाद दे दोघे म्हणाली सोनीची आई मला एक क्षमा कर संपतराय म्हणाले ते हळूच पाठीमागे येऊन उभे होते त्यांनी त्या पवित्र स्थळाला साश्रू प्रणाम केला सोने रामू मला परका मानू नका माझ्या बागेतील फुलं तुमची आहेत फळं तुमची आहेत माझ्या घरातील सहारं तुमचंच आहे हक्कानं मागा नेज जा त्यातच आम्हाला आनंद हो सोने या पवित्र ठिकाणी मी सांगत आहे संपतराय म्हणाले हो बाबा सोनी म्हणाली संपतराय निघून गेले सोनी व रामोळी हळूहळू निघून गेली